पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले जडण घडण आजोळी माझ्या आईला सर्वजण आक्का म्हणत असत ती घरात सर्वात मोठी म्हणून आला गेला माणूसही आक्काच म्हणत असे आजोळी घरी असताना एकदा आजीला विचारले तेव्हा ती म्हणाली आक्काचं नाव देवाचं आहे विठाई आपला देव आहे आजी काय म्हणते ते मला कळत नव्हते पण ती काहीतरी चांगले म्हणाली असे मला वाटले याचवेळी बोलण्याच्या ओगात माझ्या नावामागची कथाई तिने सांगितली ती म्हणाली तुझा जन्माच्या वेळी आईला फार त्रास झाला ती बेशुद्ध झाली आपलं गाव खेडेगाव दवा पाण्याची सोय नाही घरगुती औषध पाणी केलं पण गुण येईना माझ्या जीवाला घोर लागलं अखेर सागरोबाला साकडं घातलं आणि देवाला काकू विनवलं अक्काला जगवण्यात माझ्या हाताला यश दे तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव यशवंत ठेवू सागरोबा ऐकलं म्हणून तुझं नाव यशवंत ठेवलं आजीने इडा पिडाटळ म्हणून गारावरून बोटे उतरली आणि कडकड मोडली तिच्या डोळ्यात पाणी जमले रात्री आजीने दृष्ट काढली आणि सागरोबाजा अंगारा लावला विठाई व यशवंत या दोन नावामागचा इतिहास प्रथमच मला समजला आईच्या प्राणाची साक्ष म्हणून माझे नाव यशवंत आहे हे कळल्यापासून आई हाच माझा प्राण झाली माझ्या थोडल्या बंधूंना नोकरी मिळाल्यानंतर ते काही दिवस कराडमध्ये होते नंतर त्यांची बदली होऊन ते विटायला गेले परंतु माझ्या आईने निर्णय घेतला कि दोन्ही धाकटे मुले घेऊन तिने कराडलास रहावे आणि त्यांचे शिक्षण पुरे करावे माझ्या आईचा हे एक ध्यास होता तिने स्वीकारलेला मंत्र होता की शिक्षण ही शक्ती आहे ती मिळवली पाहिजे आपल्या मुलांचे शिक्षण पुरे केले पाहिजे यादृष्टीने तिने घेतलेला हा निर्णय आमच्या आयुष्याला दिशा द्यायला मूळ कारणीभूत आहे हे मला स्पष्ट दिसत आहे आणि तिच्या या निर्णयाच्या निमित्ताने आम्ही कराडकर झालो त्यानंतर कराडशी जो संपर्क आला तो कायमचाच तेच आमचं गाव झाले आणि कार्यक्षेत्रही झाले माझी आई शाळेत शिकली नव्हती पण शिक्षणाचे मोल ती मनोमन जाणत होती आमच्या घरची तशी गरिबीच असली तरी संस्कार आई श्रीमंत होती ही श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोचवण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता देव आपल्या पाठीशी आहे ही तिची निष्ठा होती त्यामुळेच ती संकटकाळी कधी डगमगली नाही आम्हाला ती सतत धीर देई पाटे दळण दळताना नका बाळांनो डगमगू चंद्रसूर्यावरील जाई डगू ही दिलासा देणारी ओवी तिच्या मांडीवर झोपून मी कितीतरी वेळा ऐकली आहे उत्तरेकडून येणारी कृष्णा आणि दक्षिणकडून येणारी कोयना यांच्या समोरासमोर येऊन प्रीती संगम होतो व मग नदीचा प्रवाह सरळ पूर्वेकडे वाहतो या संगमामुळे होणाऱ्या काटकोणात वसले दोन नद्यांच्या काठचेगाव म्हणजे कराड हे फार प्राचीन असे गाव आहे व तसा इतिहासही आह आजही तसे तोठ शहर नाही पंचावन्न साठ हजारांची लोकसंख्या असावी पण मी त्या गावात जेव्हा वाढत होतो तेव्हा त्याची पंधरा सोळा हजारांची लोकवस्ती होती सर्वजण एकमेकांना ओळखू शकतील अशीही परिस्थिती होती थोड्याफार प्रमाणात आजही तशीच आहे गाव जरी लहानस कसबा असल तरी त्याला स्वतःच एक व्यक्तिमत्व होते आणि आहे। व्यापाराचे महत्वाचे केंद्र विद्या व्यासंगाची व ज्ञानोपासनेची जुनी परंपरा कृष्णाकाठी बहुधा ब्राह्मणवस्ती कोयनाकाटी मराठा व जमाती यांचे वास्तव्य गावाच्या मध्यवस्तीत व्यापारी पेठ मंडई आणि उंचवट्यावर मुस्लिम मोहल्ले गावाच्या पूर्वबाजूला हरिजनांच वाडे सर्वसामान्यता एकम्कांशी संबंध ठवून राहण्याची रीत या गावात होती माझ्या विद्यार्थीदशेत या गावात एक हायस्कूल आणि कसेबसे चालणारे एक सार्वजनिक वाशनालय होते पण हे वाचनालय व्याख्याने व चर्चा यांचे महत्वाचे केंद्र असे या गावाला राजकीय परंपरा होती राष्ट्रीय विचारांची चांगली जाण असलेल्या अनेक व्यक्ती येथे होत्या आळतेकर पिता श्री पांडुवण्णा शिराळकर बाबूराव गोखले गणपतराव बटाने किसनलाल प्रेमराज ही त्यातली वनगी दाखल काही नावे लोकमान्य ठिकाणचे स्मारक म्हणून गावातील प्रमुखांनी येथे इंग्रजी शाळा सुरु केली सांस्कृतिक क्षेत्रातले हे एक महत्वाचे पाऊल होते आज कराड हे एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे त्याची ती ते सुरुवात होती या लहानशा गावाला राजकारणाचा मोठा नाद होता देशातल्या महत्वाच्या सर्व राजकीय चळवळींचे प्रतिनिधी तेथे होते आणि ते सर्व क्रियाशील होते अशा गावाच्या संस्कारात वाढत होतो कराडच्या वातावरणामध्ये आम्ही जेव्हा वाढत होतो तेव्हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये काही नवे प्रवाह आणि नव्या शक्ती काम करत होत्या योगायोग आणि कराडमध्ये ज्या भागात व ज्या जागेमध्ये आम्ही भाड्याने राहत होतो तिथे कराडमधल्या खानदानी मराठा कुटुंबाची महत्वाची वस्ती होती कराडमध्ये जिला डुबल आळी म्हणत असत तेथे आम्ही राहत असू ही मराठा समाजातील प्रतिष्ठित कुटुंबी असल्यामुळे व कराड हे मध्यवर्ती व महत्वाचे स्थान असल्यामुळे तेथे बरीचशी मोठी मंडळी येत जात असत त्या मंडळींच्या तेथे चालू असलेल्या बोलण्या चालण्याचा भाग जो आम्ही ऐकत असू त्यावरून त्यांच्या विचारांची कल्पना येऊ लागली आम्हाला समजू लागली की बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सत्यशोधक चळवळ किंवा पुढे तिला राजकारणामध्ये ब्राह्मणते चळवळ असे स्वरूप आले ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी बहुजन समाजातल्या मुलामुलींनी शिक्षण घेतले पाहिजे वाचन केले पाहिजे सार्वजनिक कामात भाग घेतला पाहिजे अशा तऱ्हेचे मानसिक व वैचारिक वातावरण त्यावेळी तेथे होते या सुमाराला करारमध्ये एक महत्वाची व्यक्ती या चळवळीत काम करत होती आणि ती व्यक्ती म्हणजे श्री भाऊसाहेब कळंबे प्राथमिक शिक्षणाचे तिसरे वर्ष पुरे केलेले ट्रेंड एक उत्तम गुरुजी असा त्यांचापूर्वी लौकिक होता परंतु क्रांतिकारकाशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नोकरी सोडावी लागली होती डुबळ आळीतील प्रसिद्ध असा बाळनाथ बुआचा मठ हे त्यांनी आपल्या कराचे केंद्र केले होते अत्यंत बुद्धिमान उत्तम वक्ते उत्तम लेखक असा या गृहस्थांचा लौकिक होता श्री जवळकरांनी चालविलेले कैवारी हे वृत्तपत्र या श्री भाऊसाहेब कळंब्यानी करारमध्ये प्रथम प्रसिद्ध करून काही दिवस चालविले होते नंतर ते मुंबईत प्रसिद्ध होत असे बहुजन समाजातील तरुण पिढीला सत्यशोधकीय विचार व संस्कार देण्याच्या हेतुने त्यांचे शिक्षण नव्या पद्धतीने करण्याची गरज आहे असे मत ते मांडत असत त्यासाठी त्यांनी आम्ही राहत होतो त्या गल्लीतील एक मोठा वाडा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी विजयाश्रम या नावाची एक संस्था सुरु केली या आश्रमात शिक्षणासाठी राहण्याकरता काही मुलांची त्यांनी निवड केली माझे मधले बंधू गणपतराव या आश्रमात विद्यार्थी म्हणून राहायला गेले आणि त्यांच्या मनावर त्या विजयाश्रमाचे संस्कार झाले ते मला तेथे नेहमी काय घडते ते अधूनमधून सांगत असत आणि श्री भाऊसाहेब कळंब्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे याची कल्पना देत असत त्यामुळे आम्ही सर्वजण भारावून जात असू श्री कळंब्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो तेव्हा एक गोष्ट कबूल केली पाहिजे की ते खरोखर प्रतिभाशाली गृहस्थ होते परंतु त्यांनी कुठलेही एक काम स्थिर मनाने पुढे नेले नाही त्यांना अनेक नव्या कल्पना सुचत असत आणि नवी कल्पना सुचली की जुन्या कल्पनेचा त्याग ही त्यांच्या कामाची पद्धत होती त्यांनी ज्या निर्धाराने ही कामे सुरु केली ती जर जा चालू राहिली असती तर कदाचित त्यातून एक वेगळी संघटना आणि वेगळ्या कर्तृत्वाची निर्माण झाली असती परंतु ते होणार नव्हते ते उत्कृष्ट शिल्पकारही होते मोकळा वेळ मिळेल तेव्हा ते, ते संगमरवरी मूर्ती तयार करण्याचे काम करत असत मला माझ्या लहानपणजी आठवण आहे बाळनाथ बुवांच्या मठामध्ये ते एक संगमरोढी दगडातून सुंदर अशी दत्ताची मूर्ती तयार करत होते तेव्हा आम्ही काही मुले तिथे जाऊन लांब उभे राहून ते हे कलापूर्ण काम कसे करतात ते तासनतास कुतुहाने पाहत असू भाऊसाहेब कळंब्यांनी कराड तालुका पाटणा तालुका वाळवे तालुका इथल्या बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षण घेतले होते आणि या कार्यकर्त्यांची वर्दव तेथे ते सतत चालू असे आम्ही सर्व लहान मुले मोठे आदराने आणि कौतुकाने हे सर्व पाहत असू माझ्यामधल्या बंधूंच्या या विजयाश्रमच्या प्रमामुळे आणि श्री भाऊसाहेब कळंब यांच्याविषयीच्या आदराम्ळ माझ्याही मनात तिचार घुळत असत आणि त्याबद्दल आकर्षण व वा आदर वाढत होता नाही म्हटल तरी सत्यशोधकीय व ब्राह्मणत्तर चळवळीचे संस्कार मनावर न होतच होत याच काळात म्हणजे एकोणीशे किंवा त्यापूर्वीच साल असस्करराव जाधव हव्याच्या हो, मुंबई लिजिस्ल्ट कौन्सिलच उमेदवार म्हणून आमच्या जिल्ह्यातून उभी राहिल होत त्यावेळी मला निवडणुकीच्या बारकाव्यांची माहिती नव्हती पण श्री भास्करराव जाधव हो। हे आपले प्रतिनिधी असावेत अशी जी बहुजन समाजाची इच्छा होती तिच्याशी मी सहमत होतो आणि तीमुळे मी भरवूनही गेलो होतो त्या निवडणुकीत मी एक स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो आणि त्यासाठी कराड श्जरच्या चारदोन गावी जाऊन आलो निवडणुकीशी माझा जो संबंध आला तो इतक्या लहान वयात आला आणि तेव्हापासून तो आस्थागायत टिकला आहा श्री भास्करराव जाधव निवडून आल आणि मुंबई राज्याचे दिवाण झाले त्यावेळी मंत्र्यांना दिवाण म्हणत असत आम्ही सर्व मंडळी फार आनंदी झालो याच काळात केवातरी दुसरी एक घटना घडल्याची मला आठवण आहे, कराडला हल्ली जिथे आमचे घर आह त्याच्यापुढे एक मैदान आहे त्या मैदानात महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय जोडी श्री केशवराव जेधे आणि श्री दिनकरराव जवळकर यांची एक तुफान सभा झाली मी तुफान शब्द अशासाठी वापरतो आहे की माणसे फार तुफान गतीने जमली होती या अर्थाने नव्हे पण त्या सभेमध्ये श्री दिनकरराव जवळकर यांनी केलेले भाषण हे अगदी तुफान किंवा खळबळ वाजणारे होते त्यांनी व्याख्यानाचा विषय ठेवला होता ब्राह्मणांचे भवितव्य ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत कठोर अशी टीका त्यांनी भाषणात केली होती मी ते भाषण लक्ष लावून ऐकले होते त्या त्यांनी लिहिलेल देशाचे दुश्मन हे पुस्तके वाटले जात होते त्याची एक प्रति मिळवली आणि पुढे ती वाचून काढली मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे की या सभेनंतर माझ्या मनामध्ये एक संघर्ष सुरु झाला त्याची परिणती अशी झाली की मी मनाने आणि विचाराने आमूलाग्र बदललो मी त्यानंतर माझे बंधू गणपतरावांशी त्यावेळच्या माझ्या समजुतीप्रमाणे चर्चा करू लागलो वेगळे प्रश्न विचारू लागलो विशेषतः श्री जवळकरांनी टिळकांच्यावर केलेली टीका ही बरोबर नव्हती असे माझ्या मनाने घेतले कारण तोपर्यंत मी थोडेफार वाचू लागलो होतो लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरुद्ध लढणारे एक सेनापती आहेत अशी माझी भावना होती त्यामुळे अशा थोर माणसावर टीका करणारी माणसे ही इंग्रजांचे मित्र तर नाहीत ना अशा तऱ्हेची शंका व विचार माझ्या मनात येऊन गेला होता मला आश्चर्य वाटत होत त्या छोट्या वयात माझ्या मनात हा विचार आला आणि परिणामी या सर्व प्रकरणानंतर मी ज्या वातावरणात राहत होतो आणि वाढत होतो त्याच्यापेक्षा वेगळे ठिकाण वेगळी सहवासाची माणसे शोधणे गरज आहे असे वाटू लागले मी मराठी सात्वीयत्तेच्या वर्गात शिकत होतो त्यामुळे मला समज होती वृत्तपत्र वाचनाचीही सवय लागली होती परंतु त्यावेळी जी वृत्तपत्रे मला वाचायला मिळत असत ती म्हणजे पुण्यात प्रसिद्ध होणारा विजयी मराठा आणि बेळगावहून प्रसिद्ध होणारा राष्ट्रवीर ही ब्राह्मणीच्या चळवळीचा पुरस्कार करणारी होती ती एकाच व एकांगी विचाराचा परखड प्रचार सतत करत असल्यामुळे त्यांचा थोडाफार परिणाम मनावर झालेलाच होता त्यानंतर तेव्हा मी या संकुचित व दूषित क्षेत्रातून प्रयत्न करून बाहेर पडलो व इतर काही मंडळींच्या संपर्कात आलो त्यामध्ये मुद्दाहन उल्लेख केला पाहिजे असे पहिले नाव म्हणजे माझे जुने मित्र हरिभाऊ लाडियांचे, यांचे शरीर आणि ते काहीसे ठेंगूळ अपंगा आहेत पण मनाने मोठा धैर्यशाली माणूस असा त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव आहे ते आपल्या छोटेखानी दुकानात बाहेरची वृत्तपत्रे घेत असत त्यामध्ये पुण्या मुंबईची पत्रे असत त्यामुळे या माणसाशी संबंध आल्यानंतर बाहेरची वृत्तपत्रे वाचण्याची सोय झाली आणि सवयही लागली यामध्ये जसे पुण्याहून प्रसिद्ध होणारे मजूर हे पत्र आम्ही वाचत असू मुंबईहून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक श्रद्धानंद हेही वाचू लागलो त्यामुळे मनावर अधिक व्यापक स्वरूपाचे संस्कार व्हायला सुरुवात झाली हरिभाऊ व्यापारी समाजातील होते त्यामुळे त्यांना ब्राह्मणीचर चळवळीबद्दल फारसे आकर्षण नव्हते पण त्यांचा त्याला काही विरोधही नव्हता त्यांच्याशी माझ्या त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मला हे दिसून आले परंतु त्यांच्या मनात हिंदुत्ववादासंबंधाने काहीसे आकर्षण होते मी नाही म्हटले तरी त्यांच्या या मताला काही काळ पाठिंबा होकार देत राहिलो आणि स्थानिक परिस्थितीमध्ये काही वेगळे कार्य सुरू केले पाहिजे असा त्यांचा आमचा विचार सुरू झाला या आमच्या विचारातून आम्ही मुलामुलांनी शिवछत्रपती मंडळ सुरु केले हरिभाऊ आमच्यापेक्षा वयाने मोठे होते परिस्थितीने त्यावेळी ते बरे होते व्यापारी वगैरे मंडळींमध्ये त्यांच्या ओळखीपाळखी होत्या त्यावेळेचे कराडतले प्रसिद्ध पुढारी आणि व्यापारी श्री गणपतराव उर्फ भाऊसाहेब बटाणे यांचा व त्यांचा चांगला घरोबा होता तेव्हा त्यांच्या मदतीने आम्ही हे काम सुरु केले श्री बटाणे यांचे थोडले चिरंजीव शिवाजी बटाणे हिही आमच्या मंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून काम करू लागले। बटाने यांच्या मंदिरामधवर्षी गणेशोत्सव साजरा होत असाडमध्याला एक प्रतिष्ठाही होती त्या उत्सवासाठी एक मेळा काढण्याची कल्पना आम्ही मुलांनी ठरवली आणि मी स्वतः त्या मेळ्यामधे वर्ष दोन वर्ष तरी गाणी गात फिरत होतो या मेळ्यासाठी काही पदे करून दक्षाचाही मी प्रयत्न कला होता अशी आठवण आह मी ही सर्व गोष्ट यासाठी सांगतो आहे की ब्राह्मणेत्र चळवळीच्या संकुच दृष्टीकोनातून बाहेर पडून काही कल पाहिजे अशी जी माझ्या मनाची ओढ सुरु झाली होती त्याला आता कुठेतरी एक नवे कार्यक्षेत्र मिळाले नवे मित्र मिळाले आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात मी रममान होऊन गेलो त्या सर्व मंडळींशी माझे संबंधपुढे जन्मभर चांगले राहिले हरिभाऊ आजही आहेत त्यांनी तुरुंगाच्या अनेक वाऱ्या केल्या अजून ते थोडेफार कष्टप्रद आयुष्य काढत आहेत परंतु त्यांची माझी ओळख माझ्या मनाला कलाटणी देणाऱ्या महत्वाच्या वळणावर झाली म्हणून ती मला महत्वपूर्ण वाटते आणि उल्लेखनीय वाटते कारण एका संस्काराच्या चाकोरीतून बाहेर पडून नव्या दिशेनं चालण्यास मी या यावेळी सुरुवात केली आम्ही सुरू केलेल्या शिवजयंती उत्सव पुढे कित्यक्क वर्ष चालू राहिला त्यासाठी व्याख्यानी भजनी असे कार्यक्रम आम्ही करत असू व्याख्यानासाठी कधीकधी बाहेरून लोकांना बोलावत असू मला आठवत आम्ही पुण्याच्या स्वराज्य पत्राचे तिवाचे संपादक श्री विनायकराव भुसकुटे यांना निमंत्रित कलिहत व्याख्यानी ही काही तिवा लोकप्रिय नव्हती गणेशोत्सवातल्या मेळ्यांच्या कार्यक्रमांना आणि भजनांच्या कार्यक्रमांना मात्र चांगलीच गर्दी असे पण व्याख्यानासाठी ओढून ताणून व गोळा करून माणसे आणावी लागत श्री भुसकुटे यांच्या भाषणाला आम्ही कशीतरी पन्नास एक माणसे जमा करू शकलो परंतु त्यांनी श्रोते कमी आहेत म्हणून आपल्या व्याख्यानाचा विषय बदलला नाही किंवा त्यांना जो विषय मांडायचा होता त्या विषयाच्या मांडणीमध्ये मा कोठे काठछाटही के केली नाही श्री विनायकराव भुसकुटे यांची माझी पहिली ओळख या उत्सवानिमित्ताने झाली ती पुढे एकोणीसशे साली ते आणि मी एकेठिकाणी जेलमध्ये असताना अधिक पक्की झाली या रीतीने काही सार्वजनिक काम प्रत्यक्ष करण्याला माझी सुरुवात झाली आणि त्यामुळे वेगवेगळ्या माणसाशी संबंध आले गावात मी सर्वत्र ओळखला जाऊ लागलो आपण एक सार्वजनिक कार्यकर्ता आहोत याची मलाही जाणीव होऊ लागली यासाठी वाचन केले पाहिजे अधिक समजून घेतले पाहिजे अशा भावनेने प्रयत्नशील राहिलो या सुमाराला मी माझी मराठी साधीयत्ता पास करून कराडच्या टिळक हायस्कूरमध्ये एका वर्षात तीनयत्ता पास करण्याचा कोर्स पुरा करून हायस्कूलचा विद्यार्थी बनलो एक वेगळे क्षेत्र वेगळी माणसे आणि एका वेगळ्या वातावरणात मी आलो या सुमाराला माझ्या वाचनाची सवय पक्की झाली अशी माझी आठवण आहे लायब्ररीतून आणि मित्रांकडून हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्या आणून वाचायला सुरुवात केली आणि पुस्तकांचा नात सुरु झाला मिळेल तेथून पुस्तक घ्यावे आणि ते वाचावे असा सपाटा मी सुरु केला वाचनाची आवड निर्माण झाली हे करे पण त्यामध्ये फारशी शिस्त नव्हती काय वाचावे आणि काय वाचू नये याचे कोणी मार्गदर्शन करत नव्हते त्यामुळे जे हाताशी येईल किंवा कोणी उत्तम आहे अशी शिफारस किंवा जे आवडेल तेमी मी वाचत होतो पण पुढे जससा काळ गेला तसतसा मग माझ्या मीस आवडीने काय वाचावे आणि काय वाचू नये हे ठरवू लागलो विजयी मराठा आणि राष्ट्रवीर या मर्यादित वाचण्याच्या कक्षेबाहेर मी गेलो होतो आणि माझ्या वयाचा मनाने मी अधिक गंभीर असेही लेखन वाचायचा प्रयत्न करत होतो केळुसकरांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मी मन लावून वाचले तसेच शिवरामपंत परांजपे यांचे काळमधील निबंध मी वाचण्याचा प्रयत्न केला केळसुरकरांचे मराठी सरळ साधे होते ते समजत गेले पण शिवराम यांचे मराठी हे मोठे अवघड वाटत असे खरे म्हणजे त्यांचे मराठी हे एका अर्थ आणि संस्कृतच होते आणि संस्कृतचा मला गंध नसल्यामुळे त्यातली महत्वाची सौंदर्यस्थळे मला फारशी समजत नसत पण विचारांचा धागा धरून मी वाचन सुरू ठेवले या वाचनानंतर माझ्या मनावर आणि विचारांवर काही वेगळे संस्कार झाले आणि त्यामुळे मी माझे थोडले बंधू गणपतराव यांच्याशी अधिक चर्चा करू लागलो वाद घालू लागलो श्री बाऊसाहेब कळंबे यांच्या विजयाश्रमात त्यांनी घेतलेले त्यांचे संस्कार आणि माझे संस्कार यात फरक पडत चालला होता मी त्यांना पेचाट टाकणारे प्रश्न विचारू लागलो बहुजन समाजाने शिकले पाहिजे हे खरे पण ते कशासाठी निव्वळ नोकरीसाठी की देशासाठी काही विशेष करण्यासाठी असे माझे साधे सरळ प्रश्न असत निव्वळ ब्राह्मणांना विरोध करून बहजन समाजाचे हित कसे होईल या माझ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसत त्यांची एक बाजू ते अशी सांगत असत की निव्वळ ब्राह्मणांचा द्वेष केलाच पाहिजे असा आग्रह नाही पण सांस्कृतिक आर्थिक सामाजिक बाबतीत या मंडळींनी इतर समाजाची गळचेपी केलेली आहे यातून मुक्त नको कावायला। व्हायला या यासंदर्भात एके दिवशी त्यांनी मला वराडमधील पंढरीनाथ पाटील यांनीही लिहिलेले महात्मा ज्योतिराव फुले यांचे एक छोटे चरित्र वाचायला दिले माझ्या माहितीप्रमाणे मराठीत लिहिलेल्या महात्मा फुले हे पहिले चरित्र होते माझे बंधू म्हणाले तू हे वाच मग आपण त्यानंतर बोलू त्यांना विजयाश्रमात महात्मा फुल्यांच्या विचारांची जी शिकवण दिली गेली होती तिच्या आधारावर ति बोलत होते। महात्मा फुलेंचा विचार मूलगामी आह व तो काही नवी दिशा दाखवतो आहे। असे मलाही वाटले। त्यांनी उभे केलेले काही प्रश्न तर निरुत्तर करणारे होत शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक दलित समाजावर होणारा अन्या अन्या अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठलिला बहुजन समाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडविला खरीज कार्य होणार नाही हा त्यांच्या विचारांचा सारांश माझ्या मनात ठासला गणपतरावांशी नंतर माझी जी चर्चा झाली त्यावेळी मी त्यांना सांगितले की महात्मा फुड्यांचे चरित्र वाचल्यानंतर मला काहीतरी नवीन वाचल्यासारखे वाटले त्यांनी उभे केलेले प्रश्न महत्वाचे आहेत पण त्यासाठी कोटला तरी एका जातीचा द्वेष केला पाहिजे ही गोष्ट काही मला पटत नाही जे समाज मागे पडले आहेत त्यांना जागृत करणे त्यांच्यात नवीन धारणा निर्माण करणे हाच एक मार्ग उत्तम आहे अशी माझी बाजू होती आम्ही एकमेकांचे विचार समजत होतो त्यामुळे एकमेकांची ऐकून घ्यायची आणि वाचत राहायचे असा समेट आम्ही दोघांनी केला या सर्व चर्चेचा माझ्या मनावर एक परिणाम असा झाला की पुष्कळ हे असे महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला अजून आकलन होत नाहीत व ते आपण समजावून घेतले पाहिजेत हे तीव्रतेने जाणवले यासाठी मोठ्या आणि शहाण्या मंडळींशी बोलले पाहिजे इतरांशी संभाषण आणि संवाद केला पाहिजे अशीही जाणीव झाली आणि तेच करण्याचा मी निर्णय घेतला माझ्या त्या वयात मी एका स्थित्यंतरातून चाललो होतो त्याचीही साक्ष आहे पुढे मी टिळक हायस्कूलचा विद्यार्थी झालो आणि टिळकांच्या संबंधाने पुष्कळच वाचायला मिळाले त्यांचे चरित्र त्यांच्या लेखांची पुस्तकेही आम्हाला वाचावीच लागत असत कारण करारच्या या शाळेत एक चांगली प्रथा अशी होती की टिळकांचे विचार आणि आयुष्य या संबंधाने विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेत असत या दोन्हीमध्ये भाग घेण्याची माझी उत्सुकता असे आणि त्यासाठी हे वाचन मला अपरिहार्य झाले टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा जबरदस्त परिणाम भावनांवर झाला आणि जाती जमातींचे जे प्रश्न आहेत त्यांच्या बाहेर राहून काही राष्ट्रीय स्वरूपाचे असे जे प्रश्न आहेत त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला नाही म्हटले तरी माझ्या मनामध्ये टिळक आणि जतुराव फुले यांची तुलना होऊन गेली या दोघांच्या विचारांमध्ये मला कुठे साम्य दिसले नाही यामुळे थोडी खंत होती पण शेवटी ही दोन्ही मोठी माणसे आहेत आपण हा मोठा की तो बरोबर या उद्योगात आताच पडू नये असे माझ्या त्या वयातल्या मनाने घेतले आणि तो तुलनेचा विचार मी सोडून दिला पण एक गोष्ट मात्र मनाशी निश्चित होती की दोघांनी सांगितलेले विचार हे महत्वाचे आह स्वराज्याचा विचार ठिकाणी सांगितला आणि गरिबांची शिक्षणाने प्रगती झाली पाहिजे व समाजात समानता निर्माण झाली पाहिजे हा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितला हे दोन्ही विचार महत्वाचे म्हणून दोन्ही माणसे आपल्या दृष्टीन मोठीच आहेत या निर्णयाला मी माझ्या मनाशी आलो कराडच्या टिळक हायस्कूलप्रमाणेच पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातही दरवर्षी वतृत्व स्पर्धा होत असत त्या स्पर्धेत भाग घेण्याची मला तीव्र इच्छा होती एकोणीसशे साली पुण्यात होणाऱ्या त्या स्पर्धेत मी भाग घेतला पुण्याला जाण्यायचा जा प्रश्न होता पण तो श्री शिवाजीराव बटाणे यांनी सोडविला विद्यार्थ्याला तिथे आयत्यावेळी विषय देऊन दहा मिनिटे बोलायला सांगत ग्राम सुधारणा हा विषय देऊन मला बोलायला सांगण्यात आले माझे भाषण ऐकून परीक्षा खुश झालेले दिसले त्यांनी मला आणखी दहा मिनिटे वेळ वाढवून दिला भाषण झाल्यावर सर्वांनी माझे कौतुक केले व त्या स्पर्धेत मला पारितोषक मिळाले तेच पुढे एकोणीसशे बत्तीसच्या जानेवारीमध्ये झालेल्या माझ्या शिक्षेच्या वेळी दंडापोटी सरकार जमा झाले आम्ही साजरा करत असलेल्या शिवजयंती उत्सवाची हकीकत मी पूर्वी सांगितली आहे त्यावी मला एक मजेदार अनुभवाला, आला भाषणाला कमी येत पण शाहिरी पोवाडे आणि संगीत भजनांचे जे कार्यक्रम असत त्यांना लोक तुफान गर्दी करत अशा गर्दीची मला यापूर्वी सवय नव्हती त्यामुळे जमलेली गर्दी हमारंभाचे यश असं एक नवीन समीकरण माझ्या मनाशी होऊ लागले महाराष्ट्राच प्रसिद्ध शाहिर खाडिलकर यांच्या पोवाड्याचे कार्यक्रम आम्ही दर साल करत असू त्यावेळी खाडिलकर हे अत्यंत लोकप्रिय आणि विद्वान शाहीर होते पोवाड्यांच्या कार्यक्रमाप्रमाणेच टाळ आणि मृदंग यांच्या साथीचे संगीत भजन हा एक नवा प्रकार मला अनुभवायला मिळाला स्वातंत्र्यसंग्रामातील पुढील काळातील माझे एक ज्येष्ठ स्नेही कशीनाथ पंत देशमुख यांनी आम्हाला सुचविले आपण या शिवजयंतीच्या कार्यक्रमात भजनाचे कार्यक्रम ठेवूया त्या क्षेत्रातील नामांकित लोक निमंत्रित करूया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ती सूचना मान्य केली आणि त्यावेळी त्या क्षेत्रात नामवंत असलेले कृष्णा बागणीकर भागवत हनबरवाडीकर म्हैसूरकर महाराज औंचे आंधळे पण अत्यंत नानावलेले मृदंग वादक दाजी गुरुव यांना आम्ही निमंत्रण दिले या कार्यक्रमाची जाहिरात छापून प्रसिद्ध केली गावात आणि आसपासच्या खेड्यात पण जाहिराती वाटल्या या कार्यक्रमाला थोडा खर्च येणार होता त्यासाठी आवश्यक पैसे श्री बटाणे कुटुंबीय आणि हरिभाऊ यांच्या प्रयत्नांमुळे उभे करता आले रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार होता त्याच्या आधी जवळजवळ तासभर लोकांची गर्दी तेथी होऊ लागली खेड्यापाड्यातून मुद्दामहून लोक आले होते इस्लामपूर नेरले या लांबच्या गावूनही लोक टोळी टोळीने मुद्दामहून आले होते मला हे सगळे नवीन होते गाण्याचा कान मला होता आणि आहे परंतु ही संगीत बजणे इतकी लोकप्रिय असतील असे मला वाटले नव्हते रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि जवळजवळ पहाटे दोन अडीच वाजेपर्यंत तो चालू होता बैठक अर्थात त्याला आता बैठक म्हणायची की काय हा वेगळा प्रश्न आहे फारच रंगली यात शंका नाही कृष्णा बागणेकरांनी बागे श्री रागात एक अभंग इतका सुरेख गायला की त्या जाहीर चौकात बसलेला तो श्रोतुवर्ग अगदी तल्लीन होऊन गेला आणि तो अभंग जेव्हा संपला तेव्हा लोकांनी टाळ्यांचा मुराद गजर करून पसंती व्यक्त केली मी ही लहानशी आठवण अशा करता देतो की गायनाच्या क्षेत्रातील महाराष्ट्रीय लोकजीवनातले हे नवे दालन मी प्रथमच पाहत हो त्यानंतर पुढे कित्येक वर्ष माझ्या सुटीच्या दिवसात काशीरात पंत देशमुखांच्या बरोबर मी अनेक गावी स्थानिक संगीत भजनांच्या बैठकांना जात असे काही दिवस ही भजने ऐकण्याचा छंदच मला लागला होता असे म्हणले तरी चालेल काही वेळा मी घराबाहेर रात्रीच्या रात्री राही त्यामुळे आई आणि बंधू गणपतराव दोघेही रुष्ट होत पण मी जेव्हा त्यांना मी कुठे व कशाकरता जातो हे सांगितले तेव्हा त्यांची कायशी समजूत पटायची पण शिक्षणाकडे दुर्लक्ष होते म्हणून त्यांची तक्रार चालूच राही हा जसा भजनांचा छंद काही काळ केला तसा चैत्र वैशाखात गावोगावी होणाऱ्या जत्रांच्या निमित्ताने होणारे तमाशांचे फळ पाहण्याचाही छंद मी केला आमची शाळेतील अशाच काही छंदी मित्रांची एक टोळीच बनली होती खेड्यातील तमासे आणि कुस्त्या आवडीने पहायचा हा नादच त्यांनी घेतला होता देवराष्ट्राच्या निमित्ताने मला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी माहीत असली तरी या जीवनातील सांस्कृतिक बाजू या निमित्ताने समजून येऊ लागली रामा कुंभार सावळचा आणि निसरेन आवडीचा एक तमासगिर आज त्याचे नाव माझ्या लक्षात नाही या तमाशगिरांचे तमाशे आठ दहा मिलांच्या अंतरावर जेथे असतील तेथे पाण्यासाठी आम्ही जात असू यावेळी मी इंग्रजी शाळेत पाचवी सहावीच असेल शाळेतील संमेलनाच्या निमित्ताने एकदा बर्नार्ड शॉच्या डॉक्टर्स डायलेमा या नाटकातील एका प्रवेशातले काम मी केले होते त्यानिमित्ताने बर्नार्ड शॉ यांच्या नावाची ओळख झाली होती या तमाशा बघण्याच्या माझ्या नादात बर्नार्ड शॉच्या नावाचा मी केलेला एक मजेदार उल्लेख मला नेहमी आठवतो कराडपासून स्टेशन रोडने रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका गावी असाच एक नामांकित तमाशा होणार होता त्या गावातील आमच्या एका मित्राने आम्हाला जेवायचे निमंत्रण दिले होते म्हणून आम्ही संध्याकाळी जाला निघालो पाच सहा जण होतो आम्ही कृष्णा नदीची फरशी ओलांडून एक मैल गेलो असून असू तो आमच्या शाळेची शिस्तप्रिय ड्रील मास्तर समोरून येताना दिसले मी बरोबरच्या मुलांना सांगितले की आपण कुठे जातो आहोत हे जरी नक्की सांगितले नाही तरी आपण मास्तरांशी मुळीच खोटे बोलायचे नाही माझ्या अपेक्षेप्रमाणेच झाले आम्ही मुलांना पाहिल्यावर मास्तरांनी विचारले कुठे चालला तर एवढ्या संध्याकाळी मी पुढे होऊन म्हटले आम्ही स्टेशनवर चाललो आहोत तेथे ते टॉम शॉ येणार आहे त्यांना बघायचं आहे ड्रिल मास्तरांनी आम्हाला विचारले हा कोण टॉम शॉ मी त्यांना सांगितले हा बर्ना शा भाऊ आहे आमचे उत्तर मास्तरांना पटलेले दिसले आणि ते म्हणाले जा जा चांगलं आहे ते पुढे निघून गेल्यानंतर आम्हाला हसू आवडले नाही हसत खिदळत त्या मित्राच्या घरी पोहोचलो आणि त्याला ही कहाणी सांगितली तेव्हा फारच मजा आली ही संबंध रात्र आम्ही आमच्या मित्राच्या गावी घालवली ग्रामीण तमाशातले बरेचसे यश हे त्यातल्या लावणी म्हणण्याच्या लग्बीवर नाचणाऱ्या बाईच्या व पुरुषांच्या लावण्यावर हावभावांवर अवलंबून असे त्याचबरोबर त्यात काम करणाऱ्या सोंगाड्याच्या हजरबाबीपणावर आणि चतुर संभाषण शक्तीवरही अवलंबून असे सोंगाड्या हा प्राणी मराठी लोकनाट्यातला विनोदी पुरुष असतो आणि हे काम करणारे कलावंत लोक फार सहजस्फूर्त काम करत असत त्यांच्यासाठी कोणी हल्ली नाटकासाठी जशी संहिता लिहितात तशी लिहून तयार केलेली नसे वर जो मी हजरजबाबीपणा म्हटले तो यासाठी त्यामध्ये त्यांचे बुद्धी चापल्य आणि संभाषण चातुर्य प्रकर्षाने दिसत असे कुस्त्यांच्या बाबतीतही असेच झाले जत्रेच्या निमित्ताने गावोगाव कुस्त्यांचे फड होत असत चांदीची कडी आणि फेटे बक्षीस म्हणून दिले जात असत ऐन उमेदीचे तरणे बांड कुस्त्या खेळत असत त्यामुळे रंग भरत असे गावोगाव तालमी असत गावच्या पैलवानाला गावकऱ्यांनी मदत करावी असा संकेत असे त्यामुळे कुस्त्यांचे फळ चांगले रंगत असत गावागावांमध्ये भागाभागांमध्ये स्पर्धा असे पुढे नामांकित झालेले असे अनेक पहिलवान अशा फळावर आहेत त्यांना फड़ात गोलाकार फिरवत असत व त्यांना कोणी जोडीदार मिळाला नाही तर बक्षीस देऊन त्यांचा जय होत असे दर साल रंगणारा कुस्त्यांचा फळ म्हणजे आमच्या देवराष्ट्राचा श्रावणातला सरता सोमवार सागरेश्वराच्या जात्रेचा दिवस सोमवारी पालखी फिरे आणि मंगळवारी कुस्त्यांचा फळ भरे घाटा खालील व घाटावरील अशा दोन्ही बाजूंमध्ये स्पर्धा सुरु होईल आणि चौदा पंधरा वर्षाच्या वयापासून तिन पंचवीशीतील पहिलवानांच्या चांगल्या कुस्त्यात येथि होत असत निदान पन्नास हजार माणस अशा या कुस्त्यांच्या फळाला जमत असत हमी पाहिली आहा गाव त्यासाठी मोठी वर्गणी जमा करमाची वाटणी करत असत आणि अत्यंत शिस्तीन हा फड पुरा करत असत या फळामुळे पुढे नामांकित झाल आणि आमच्या राष्ट्रीय चळवळीत कार्य करू लागल साहेबराव कडेप्रकर ह पहिलवान मी प्रथम पाहिले पुढे त्यांचा माझा त्यांची कुस्ती अपेक्षा संपल्यानंतर राजकीय क्षेत्रातला मोठा स्नेह जमला सातारा जिल्ह्यामधील माझ्या सर्व कामाला व मला पाठिंबा देणारा माझा तो एक सहकारी बनला याची आठवण माझ्या मनातून जात नाही वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनातून मी नवे विचार समजवून घ्यायचा जसा प्रयत्न करत होतो तसेच ग्रामीण जीवनाशी असलेला माझा भावनात्मक संबंध अधिक दृढ होईल यादृष्टीनं मला न कळत या ग्रामीण सांस्कृतिक क्षेत्राशीही मी समरस होत होतो मला माझ्या वाचनाने जसे घडविले तसेच या ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवाचे हे जे श्रोत आहेत त्यातूनही मी जडलो घडलो असे म्हटले तरी चालेल दिवस असे चालले होते त्यामध्ये एक वर्ष कराडला प्लेगचा प्रादुर्भाव झाला शाळा बंद झाल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आम्ही गावाबाहेर कोयनेच्या पलीकडे सातारा रोडच्या लगत तात्पुरत्या झोपड्या बांधून राहायला गेलो आम्ही ज्यांच्या घरी राहत होतो त्यांनी आमच्यासाठीही एक छोटी झोपडी बांधून दिली होती जेवण खान आणि रात्रीचा मुक्काम शेतावरील झोपडीमध्ये आणि दिवसाचे चार सहा तास गावामध्ये असा माझा कार्यक्रम होता गावात गेल्याशिवाय करमतच नसे बाजार हाट गावात असे दररोजची वर्तमानपत्रे येण्याची ठिकाणे गावातच असत राणात राहायला गेलेली इतर कुटुंबातील मुलेही दिवसा गावात येत असत त्यामुळे दिवसा गावात व रात्री राणा वसतील असा आमचा दिनक्रम चालू होता माझे थोडले बंधू त्यावेळी नोकरीसाठी विट्याला असत मी आणि आई फक्त कराडला असो माझे मधले बंधू गणपतराव प्लेगमुळे कराची शाळा बंद होती म्हणून काही महिन्यांसाठी तासगावच्या शाळेत गेले निदान अभ्यासक्रम बुडू नये हा हेतु होता त्याप्रमाणे जवजव चार महिने ते ताजगावात, आणि आम्ही कराडात अशी वाटणी झाली होती गणपतराव अधूनमधून तासगावहून कराडला येत या बंधूंचे माझ्यावर मोठे प्रेम होते उंचीने मध्यम काळासावळा वर्ण चेहऱ्याची दाटणी थोडीफार माझ्यासारखीच डोक्याला रंगवलेला फेटा हातामध्ये छत्री आणि डुल डुलत चालण्याची सवय हे त्यांचे विद्यार्थीदशेपासूनचे नजरेसमोर असलेले चित्र अखेरपर्यंत कायम राहिले माणसांची ओळख करून घेण्यात व मैत्री जमविण्यात ते अतिशय पटाईत असत लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यात ते त्यांना मदत करावी ही त्यांची पहिल्यापासूनची हाऊस त्यामुळे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मंडळीतही ते, ते लोकप्रिय होते त्यांना खेळण्याचा नाद असे विशेषतः त्यांच्या वयाच्या विद्यार्थ्यांबरोबर ते फार उत्तम कुस्ती खेळत असत टिळक हायस्कूलमधल्या एका कुस्त्यांच्या स्पर्धेत त्यांनी अतिशय उत्तम कुस्ती करून बक्षीस मिळवले होते ही अटीतटीची कुस्ती मी पाहायला गेलो होतो आणि कुस्ती व त्यातील त्यांचे प्रावीण्य पाहून मला माझ्या भावाबद्दल नितांत आदर वाटला त्यांच्या इतकी चांगली कुस्ती मला येत नसे परंतु त्यांच्याबरोबर मी तालमीत जात असे अधूनमधून त्यांच्या आग्रहाने मी फेटाई बांधत असे त्यांची शरीर प्रकृती माझ्यापेक्षा उत्तम असे माझ्या गाण्याभजनाच्या नादामुळे कसोशीने व्यायाम करण्याचा जरी मी फारसा प्रयत्न केला नाही तरी चालण्याचा पुष्कळ व्यायाम होत असे अजूनमधून तालमीतेत जाण्याचा प्रयत्न करत असे परंतु त्यामध्ये नित्यक्रम असा कधीच आला नाही एक गोष्ट मात्र मी नियमानी केली आणि ती म्हणजे पोहण्याचा व्यायाम माझ्या बंधूंनी मला सांगितले दुसरं काही करत नाही निदान पोहत तरी जा त्यामुळे आमचे घर जरी कोयनाकाठी होते तरी स्नानासाठी आम्ही कृष्णा संगमनावर जात असू माझ्या सोन हिऱ्याचा पोहण्याचा मी पूर्वी अनुभव सांगितला आहे पण पुढे मी पोहण्यात चांगलीच प्रगती केली आणि सुटीच्या दिवशी निदान दीड दोन तास पोहत राहण्याचा व्यायाम मी केला त्याने मला पुष्कळ मदत झाली